लोकांनी म्हणाग्य नेहतात चिन्ह्या ने म्हणजे वैराग्याचं लक्षण आहे का पण त्या चिंध्यांची किंमत बघा ना काय आहे ती त्या चिंन्यांची किंमत बघा काय आहे ती म्हणजे कित्येकांची प्रपंच त्याच्यावर चालते असल्या चिंध्या आहेत त्या सुद्धा साध्या सुद्धा चिंध्या त्यांना चालत नाहीत पुन्हा मग याचा अर्थ काय याचा अर्थ कसा आहे कि देव तादात्मिक भ्रांती विवर्जित मनुष्य झाला पाहिजे श्रेष्ठ कनिष्ठ भाव विवर्जित झाला पाहिजे श्रेष्ठ कनिष्ठ भाव हा केवळ वरच्या दाखवण्याने होता असं नाही काही ते मुलं म्हणा मी अशी पाहिलेली आहेत काही मोठी माणसं पण अशी मी बघितलेत की गवाळ ग्रंथ राह आजागड राह त्याने विचारलं विदेव देवा म्हणणे आमचं ताद उदास आहे घाण राहणे हे उदासपणाचं लक्षण कुणी सांगितलं होजागड राहणे हे काय उदासपणाचं लक्षण काय उलट बुद्धीपुरस्तरतेने हा आजागड राहतो म्हणजे काहीतरी चुका म्हणजे काहीतरी आहे हा बनवा बनवी काहीतरी इतकं आजागड राहायचं काय कारण आहे सहज येते माणसाला राहायचं तर त्याच काय आधी सोचले पुरावेत असं मी आपल्याला सांगत नाही शरीराला थोबाळत राहावं असं मी आपल्याला सांगत नाही पण थोंबाळू नये जितकं खरंय तितकं आता राहू नये स्वच्छ म्हणजे काय मोठं आसक्तीच लक्षण आहे कशी माणसं संगती लावतात मला कळत नाही जेवताना जरा विचित्र जेवायचं असं विचित्र म्हणले देहाची नसावी हे काय लक्षण आहे आम्ही म्हणले काला करून जेव का म्हणले तर जिभेला चव लागू नये तर कुणी कि हे कस हे विचित्र वागतात ते तुम्हाला मी मुद्दाम सांगतो म्हणजे आती करण आणि अतिक म्हणजे आती, आती सर्वत्र वर जे ते म्हटले ना त्याचा अर्थ हाय कि एकदम कर्मसन्यासही करू नकोस आणि कर्म देहासक्ती अतिरिक्त आसक्ती पण ठेवू नकोस अतिरिक्त आसक्ती ठेवणं वा अतिरिक्त कसा तरी त्याग करणे या दोन्ही गोष्टी त्यांच्या आहेत ह्याच्या मधील बसायचं हे इथे थोडं जरा जरा उलटी ह्यामध्ये सुलटी केली बिघडलं कुठं तर जर तात्या काय म्हणत होते ते सांगतो ते म्हणायचे ह्या बाजूला केस राहिल्यानं मराव दे काय काळजी करू नको पुढच्या वेळी निघतील त्यात काय म्हणत पुढच्या वेळी निघतील तो मुलगा इथे मी म्हणजे बनावट सांगत ते म्हणायचे तुला अजून अजमत करता येत नाही तुला शिकायची असली तर माझ्या डोक्यावर अजामत करून तुला लवकर शिक्षण म्हणायचे राहू देता कारण आहे राहू दे थे थे। <laughs> हे नाही तर मग काय उगीच काहीतरी दाखवायचं अव्यवस्थित राहणं हे देह आदात भ्रांतीनं रहित असल्याचं लक्षण आहे काय पण असं दिसून येत आणि काही प्रांताच विशेष आहे सगळीकडेच आहे कुठं कमी जास्त हे त्याचं लक्षण आहे उलट नीट असणं शास्त्रविहित वर्तन करणं व्यवस्थितपणाने असणं हे तत्वज्ञानी पुरुषाचं मुख्य लक्षण आहे उलट म्हणजे तुम्ही कशावरून सांग मी सांगत नाही अनपेक्षा हा शुचेही दक्षा हा। महाराजांनी दक्ष असतो म्हणून लिहिले जाईल अंतर बाह्य दक्ष असतो तत्व ज्ञानातही दक्ष असतो बाहेर दक्ष असतो वे, हा भाग दुय्यम आहे हा भाग दुय्यम आहे तेव्हा श्रेष्ठ कनिष्ठतेची चित्तामध्ये वृत्ती असणं कदाचित एखादा श्रेष्ठ पदावर बसलेला असेल एखादा कनिष्ठ पदावर बसलेला असेल श्रेष्ठतेचा स्वीकार करण्याचा त्याचा अर्थ नाही स्वीकार करावा स्वीकार केला जातो सांगितलं जातं पंडितराज राजेश्वर शास्त्र्यांचा गुरुजींनी सत्कार केला त्याला उत्तर देताना महाराजांनी असं उत्तर दिले मी फार मोठा सत्कार केला चांगली गोष्ट आहे मी मला त्यांचं मोडता येत नाही पण माझ्या बरोबर आलेली जी ही मुलं त्यांना असं वाटेल की आपण जर शास्त्र संपन्न झालो तर आपल्याला कोणी विचारेल का नाही कोणच ठोकी अशी यांच्या मनात एखादी बुद्धी निर्माण होईल ती होऊ नये त्यालाही लोक मान देतात जगामध्ये हे त्यांना समजण्यासाठी मी याचा अंगीकार केला असं पण त्यांनी सांगितलं मग चिंतनीय गोष्ट आपण त्यांना म्हणजे सत्काराचा स्वीकार करणं हे कमीपणाचं लक्षण आहे असं नव्हे सत्काराची वृत्ती असणं हे मात्र कमीपणाचं लक्षण आहे सत्कार होऊ नगर न हो असं ना हो। असल्या कारणाने श्रेष्ठ कनिष्ठ भाव विवर्जित असणं लघुगुरुत्व भाव चित्तात न जाणं हे कारण देहाच्या निराशाचं लक्षण आहे महाराज म्हणतात की ज्याच्या चित्तामध्ये लघुगुरु भाव आहे नाम श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे हे लघुत्व आहे हे, हे गुरुत्व आहे लघुत्व गुरुत्व ही बुद्धी ज्या ठिकाणी आणि तुमच्या कृपेने ज्यांना स्पर्शल नाही तुमच्या कृपेचा वाराही ज्यांना लाभला नाही असे जे लोक आहेत अज्ञानी आहेत जे कृपा तुश तुषाराने न भिजलेली तुझ्या कृपा संबंधाने न स्पर्शलेले अस्पृशित असलेले असे जे लोक आहेत तेच लघुत्व आणि गुरुत्व असल्या प्रकाराचा विचार करून या भेदभ्रांतीने ग्रस्त झालेले असतात ते या मिथ्या भेदामध्ये सत्य समजून मग्न असतात गुरुत्व आणि शिष्य भाव या दोन भावामध्ये गुरुत्व याहून विवर्जित अखंड एक रच तीच गुरुंची व शिष्याची किंवा गुरु व शिष्य या रूपाने एक तर ब्रह्मच नटलेला आहे हे काही त्यांच्या ध्यानी येत नाही उलट ज्यांच्यावर तुझी कृपा होते ज्यां जे लोक तुझ्या कृपा तुषाराने नवे नवे तुझ्या कृपेमध्ये न्हावून निघतात त्यांना मात्र असा भेद दृष्टीस येत निवडलो त्यांच्या दृष्टीने अभंग अखंड एक रस आनंदाद्वय वैभव आहे त्या वैभवामध्ये व्यापकतम अशा निर्दवंद्व एकत्वामध्ये लघुत्व गुरुत्व हे सदाच संपलेलं आहे किंमत लघुत्व गुरुत्व संपलंय म्हणायला लागण्या इतकंही द्वैत जिथे शिल्लक राहिलं नाही अशा सच्दानंदाद्वत स्थितीला नाम दृंग्र स्थितीला ते प्राप्त होतात किंमना अशी दृमात्र स्थिती अव्यवहार रूपाने उर्वरित राहते ते पावतात वगैरे हे सुद्धा पूर्ण कसं आहे ते भेद पत्करून भ्रांती पत्करून त्या भ्रांतीचा जर आपण स्वीकार केला नाही तर फक्त एवढंच म्हणतायच्या शब्दात नवैत कथम सर्व वेदांत सिद्धम रवीमी असंच शेवटी म्हणावं लागतं या व्यतिरिक्त चांगली भाषा आपल्याजवळ अशी कोणती नाही की जी आपण या रूपाने बोलू शकतो फक्त त्यांचा अनुवाद करणं एवढंच आपल्या हाती आहे तू शिष्याला आपल्या अद्वैताचा वाटा देतोस असं म्हटलं जात किंवा असं म्हणण्याने जर खरोखरी तू आपल्या स्वतःच्या स्वरूप स्थितीचा अद्वैत स्थितीचा शिष्याला वाटा देतोस व त्या वाटा देण्याने जर तुझ्या ऐक्याला धक्का लागला असता एखाद्या विषयाचा एखाद्याला वाटा द्यायचा म्हणजे व्हायला पाहिजे तुमच्या अद्वैत स्थितीमध्ये उणे निर्माण व्हायला पाहिजे किती दान देतो आपल्या स्वतःच अस्तित्व कायम राहून जेवढं देत तेवढ देतो अगदी राजा प्रसन्न झाला काय देईल देऊन देऊन फार तर राज्य देतील देत लक्षात ठेवा तो काही भीत मागत फिरेल तो तो राज्य देणार नाही कधी पण समजा येतात राजा उदार निघाला आणि त्यांनी राज्य दिलं हरिशचंद्र झालाय आणि त्यांना राज्य दिलं त्याच्यात उणेपणा तो भिकारी होतो इथे वैशिष्ट्य असं आहे की संत आपलं संतत्व देतात पण आपल्या संतत्वामध्ये उणेपणा निर्माण होत समजा श्री गुरु आपला अद्वैताचा वाटा शिष्याला देतात आणि वाटा देण्यानं त्यांच्या अद्वैत स्वरूपामध्ये जर काही बिघाड झाला असता काही उन्हेपणा निर्माण झाला असता त्यांचे त्यांचे जर फॉर्म तयार झाले असतील <laughs> त्याचे जर फॉर्म तयार झाले असती आणि वाटे हिस्से त्या हिस्सेप्रमाणे जर काही भाग शिष्याला काही भाग नाहीतरी हल्ली चालतंय व्यवहारात ते कसं चालतंय प्राप्तीचा अर्धा वाटा प्राप्तीचा एक चतुर्द वाटा अशा पद्धतीने गुरु शिष्य आशीर्वाद देतात ते हो म्हणतात त्याने फळ येत्यांचित असा आहे हे वर्पंग लक्षात घ्यायचं नाही अंतरंगाच्या असते तिथे खरोखरी जर असे शिष्यर असे तुमच्या स्वरूपात निर्माण झाली असती तर मग वेद जो सर्वज्ञ तुल्य आहे तो सर्वज्ञ तुल्य वेद तुमची स्तुती करण्यासाठी भाट झाला असता काहीच कोणाची वेद स्तुती करीत नाही काय काही माणसाला आपण ना छान रूप अगदी उत्तम कोणाला करायची बिनकामाची बरोबर नाही कोणाची तरी उगीच निंदा करीत असेल दोन्ही टोक चुकीचे वेद असाय कोणाची स्तुती करीत कोणाची निंदा करीत जी वस्तुस्थिती आहे ती जशीच्या तशी निर्धार मातृदेवो भाव पितृदेवो भाव आई वडिला आई वडील हे देवासारख्या देव आहेत तू विचारणारा जर विचारू लागला मग मी पूजा करू का त्यांना त्यांना हाकलून देऊ तू पाहिजे ते कर तुला आडगळ वाटत असेल तर हाकलून तुला जर वंदनीय वाटत असतील तर पूजा कर मी तुला एक सांगत नाही मी एवढंच सांगतो की हे वंदनीय तू पूजा करणं तुझं कर्तव्य आहे करणं न करणं शेवटी स्वातंत्र्य आपलाय पण वेद कोणाची मुलाहिजा ठेवित नाही कोणाची भीड ठेवून तो बोलत नाही तोंड पाहून चंडावतो त्याप्रमाणे वेद ज्यावेळी निर्देश करीत असतो त्यावेळी कोणाला अमक्याला उद्देशून तमक्याला पाहून असतो तो उपदेश करीत नाही उपदेश करते यथार्थ तो उपदेश करतो असा यथार्थ बोलणारा सर्वज्ञ तुल्य असलेला असा वेद श्री गुरूंची स्तुती करतो त्या श्री गुरूंची भाट होऊन वेदाने स्तुती केली असती का जर शिष्याला वाटा देण्याने त्यांच्या अद्वैत स्वरूपात बिघाड झाला असता तर आपण जर विकारी बनला असता तर वेदाने आपली स्तुती केली नसते वेदाने किती केली एकमेवा द्वितीयम ब्रम्ह ने नाना किंचन जे वर्णन केलंय ते वर्णन केलं ज्या अर्थी वर्णन केले, केले त्या अर्थी तुमच्या स्वरूपामध्ये अद्वैत स्वरूपामध्ये येत बिघाड न होता गुरु शिष्याचा हा विलास आपण भोगत आहात म्हणायला पाहिजे परंपरा सुद्धा आणि महावाक्याचा उपदेश केलं काल सांगितल्याप्रमाणे त्या श्वेते केला नऊ वेळा महावाक्याचा उपदेश केलेला आहे असा सारखा उपनिषदापासून अनाधिकालापासून हा परंपरा अविच्छिन्न रूपाने उपदेश परंपरेने चालत आलेला आहे हा उपदेश चालत आलेला आहे ही परंपरा अविच्छिन्न रूपाने आज तागायत आहे याचा जर आपण विचार करू लागलो आपल्याला असं दिसून येईल की यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार न होता अद्वैत स्थिती कायम राहून हा एकंदर प्रकार चालत आलेला आहे महाराजांनी मागे असं म्हटलं शिष्य आणि गुरुनाथू या दोहो शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतो दोही शिष्य श्री गुरु या शब्दाचा अर्थ श्री गुरु असाच आहे पण कल्पित भेदाचा अंगीकार झालेले आहेत किंवा गुरु शिष्य मिसे हा एक उल्हास प्रकरणामध्ये श्री गुरुने स्पष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी हे स्पष्ट सांगितले की श्री गुरु आणि शिष्य या रूपाने ते श्री गुरुच नांद आहेत हा सच्चिदानंद अखंड स्वरूप जसं त्या तसं कायम आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे याचा अर्थ असा कि गुरु शिष्य संबंधाने जर वास्तविक आत्मस्वरूपामध्ये भेद निर्माण झाला असता तर अद्वैत वेदा नसत वेदाने ऐकणाऱ्याने कान भरून ऐकावं इतकं स्तवन केलंय जर था था। अद्वैत हे भेद पंथामध्ये प्राप्त झाला असत भेद पंथामध्ये येऊन जर ते मलिनतेला प्राप्त झालं असतं अद्वैत स्वरूपामध्ये काही विकार निर्माण झाला असता तर वेदांनी भाट होऊन आपणास सविलेच नसते ज्यार्थी वेदाने आपण स्तविले आहे अद्वैताची स्तुती केली आहे याचा अर्थ तसा की आपल्या अद्वैत स्वरूपामध्ये विकार घेत किंचित निर्माण होत नाही वेदाचा असा सिद्धांत आहे पूर्ण मद पूर्ण पूर्णमेवा शिष्यते असं स्वतः वेदानेच प्रतिपादन केलं आहे त्या वेदाच्या पूर्णतेचा सिद्धांत जसाच्या तसा कायम राहून हा गुरुशिष्य आणि परंपरा गुरु शिष्य सतपथ असा सदाचा वाहता राहिलाय असं आपल्याला दिसून येईल ही गोष्ट समजून घेण्यासाठी थोडासा विस्तार करण्याची आवश्यकता आहे व्यवहारत आणि परमार्थता हे जे वर्णन चाललंय हे पारमार्थिक दृष्टीने वर्णन महाराज करतात व्यवहारत कल्पित उपाधी भेदाचा अंगीकार करून त्याच्याविषयी बराच ग्रंथकारांनी विस्तार केला आहे त्याच्याविषयी शंका समाधानपूर्वक प्रश्न प्रतिवचनपूर्वक ग्रंथाच्या ग्रंथ निर्माण केले आहेत पण ज्ञानेश्वर महाराजांनी काही केलेला खुलासा आपल्याला सांगतो की जेणेकरून आपल्या मनात याविषयी स्पष्टता येईल खुलासा होईल गोंधळ होणार नाही समेव विद्वान अमृत यहती या श्रुतीने स्वतः परब्रह्माला जाणणारा पुरुष यात देहात याच लोकात जीवनमुक्त दशेला प्राप्त होतो असं स्पष्ट म्हटलंय ज्ञानीपुरुषाकडून स्वतःच्या अनुष्ठानाने समाजाला निष्काम धर्माचरण निष्काम उपासना निष्काम सगुण भक्ती शिष्याला केलेला निर्गुण वा सगुण स्वरूपाचा उपदेश या सर्वच्या सर्व, सर्व गोष्टी लोकसंस्थेच्या कि जी सर्वतोपरी रक्षणीय त्या लोकसंस्थेच्या लो संरक्षणासाठी त्या लोकसंस्थेच्या संवर्धनासाठी त्या लोकसंस्थेच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असल्या कारणाने तो ज्ञानी पुरुष या लोकसंस्थेच्या समाजाला एक प्रकारचा निष्काम कर्म उपासना सगुण भक्ती वा श्रवण मनोनिजिध्यासन योगाभ्यास या सर्व साधनांचा तो वस्तुपाठ असेल इतकंच नव्हे तर कल्पितद्वैताचा स्वीकार करो या संपूर्ण व्यवहाराची संगती आजपर्यंत चालत आलेली आहे हे अशीच रुपाने राहीलही असा अविद्येचा लेश मानणं म्हणणं काय किंवा जीवनमुक्त पुरुष प्रारब्धावशेष असेपर्यंत लोक संरक्षणासाठी कर्म करतो म्हणणं काय एकाच अर्थात असल्या कारणाने अविद्या लेषाविषयी बराच विचार शास्त्रकारांनी केलेला आप आहे आपल्याला तो सर्व करायचा नाही पण केलेला आहे जर आपण ज्ञानोत्तर जीवन मुक्ती ही न मानता एकदम विदेह कैवल्यत होतो असं म्हणणाऱ्यांचं मत जर मान मानलं तेच प्रमाण आहे असं जर आपण मानू लागलो तर सगळ्यात मोठी जी अडचणी येते अनेक अडचणी निर्माण होतात त्यातली पहिली महत्वाची अडचण येते ती म्हणजे संप्रदाय विच्छेदाचा दोष निर्माण होतो महाराजांनी याविषयी खुलासा असा केलाय मग परंपरा गुरु शिष्य परंपरा राहिली कशी जीवनमुक्ती मिळेल जीवनमुक्त पुरुष समाजामध्ये जिवंत असतो आणि तत्वबोधाला पावलेला असतो म्हणून ही परंपरा राहिली त्याच्यासाठी महाराजांनी उत्तम रीतीने सिद्धांता ही गोष्ट सातची जे एक तेच के व्याप्य व्यापक वरी बोलाव्या नावेक करावे लागेल शून्य जे दावावे झाले ते बिंदुलेख पाहिजे केले तैसे आदवे तांगावे बोले सांगे जे बोले ते द्वैत घेते एरवी तरी पारथा गुरु शिष्य सत्पथा आडळू पडे सर्वथा बोलू खुंटे इतकंच नाही म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वा वाटके श्रुतीला ही गोष्ट माहीत होती कि ब्रह्म हे एकमेव अद्कतेची भाषा संपलेली असते किंमना ही भाषा तिथे कशी बरे संभवेल जर अद्वैत आहे एकच आहे सभराभरित आहे तर तिथे व्याप्य व्यापकतेची भाषा द्वैताची भाषा संभवेल कशी तर संभवणार नाही पण जे मंद प्रज्ञा आहेत जे बाळबोध आहे अशा बाळ बोधांच्या साठी वाटे बोध कसे समजा बाला ना ना बोध जे याला उपदेश करायचा असा असल्या कारणाने शास्त्रीय भेद बोधोपयोगी असं असलेलं जे द्वैत कि जे गुरु शिष्याच्या रूपात आहे ते पत्करून त्याचा अंगीकार करून महाराज सांगतात कि तो जीवनमुक्त पुरुष त्याला बोध करण्यामध्ये प्रवृत्त होतो कसा हिशेब करायला जर आपण बसलो तर हिशेब लिहिते वेळी बाकी आपले काहीही नाही असं एखाद्याला सांगायचं आहे हे सांग सांगण्यासाठी वा त्याला समजून देण्यासाठी एक असं वाटलं बिंदुलं तयार केलं पाहिजे वर्तुळा असं एक बिंदुलं तयार करून मग त्याला सांगितलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला त्याला सांगता येत नाही त्याप्रमाणे अद्वैत हे जर शब्दद्वारा एखाद्याला सांगायचं असेल आपल्या चित्तात असलेली अद्वैत प्रातिभानुभूती जर एखाद्याच्या हृदयात हृदयातून हृदयात हे हृदयीचे ते हृदय घातले या जर संक्रमित करायचे असेल तर त्यासाठी या द्वैताचा अंगीकार करण्याची आवश्यकता आहे आणि ते ही द्वैत म्हणजे शास्त्रीय द्वैत गुरु शिष्याचं द्वैत अंगीकारलं पाहिजेही द्वारे ही गोष्ट करता येणं शक्य नाही महाराज म्हणतात की भेद रहीत असलेलं असं जे ब्रम्ह त्या ब्रम्हच्या ठिकाणी एक सांगणारा कुणीतरी वक्ता आहे ऐकणारा कुणीतरी एक श्रोता आहे या भेदाचा वास्तविक तिथे अभाव आहे अजिबात हा भेद संभवत नाही म्हणून तिथे बोलता येत नाही ऐकणारा ऐकणाराय ते सिद्धी होत नाही असं जरी आहे तरी सुद्धा उपदेशाकरिता कल्पित व शास्त्रानुमोदित असं गुरु शिष्याचं द्वैत पत्करून द्वैत प्रतिभाचं पत्करून बोध करत्या श्रीगुरूंना आणि त्याला उपदेश करावा लागतो श्री करून, श्री ने ने श्री श्री उपदेश करणं याच नाव आहे बाधिता अशी एक स्थिती त्या ज्ञानी पुरुषाची मानली पाहिजे यालाच म्हणायचं श्री गुरु शिष्य सत्पथ श्री गुरु शिष्य सतपथ जर ही जीवनमुक्ती मानली नाही तर त्याला आढळू पडे त्याला प्रतिबंध निर्माण होईल हा शिष्य गुरु शिष्य सतपथ हा वाहता राहणार नाही गुरु शिष्य सत्पथाला संप्रदायाला एक प्रकारचा आणि प्रतिबंध निर्माण होईल औपनिष्ठिक परंपरा आणि थांबण्याची स्थिती निर्माण होईल म्हणूनच संप्रदाय विच्छेदाचा दोष येतो हा येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल किंवा येत नाही याची शंकेचं समाधान आहे कि समाधा गुरुशिष्य हा संप्रदाय कल्पित द्वेताचा अंगीकार करून चालत आलेला आहे एक श्रोत्रीय गुरु है एक स्वभिन शिष्य कूतरी है तो आहे, है ते शास्त्रीय ब्रह्मात्मक बोध उपदेश करत आहेत तर महावाक्याचा उपदेश करीत आहेत गुहापुहात्मक शंका समाधानपूर्वक त्यांचा पाठ चाललेला आहे अशा प्रकारची आपल्या पूर्वसुरींनी जोपासलेली जी परंपरा ती अतुट रूपाने आतापर्यंत आपल्यापर्यंत जी आली ही परंपराच संभवणारे जर जीवनमुक्ती मानली नाही तर म्हणून जीवनमुक्ती ही मानली पाहिजे द्वयानंद अद्वैत स्थितीमध्ये आणि खरोखरी उपदेश करण्याच्या दृष्टीने जर बघू लागलो तर शब्द सदाचा कुंठित होतो पण बोध होण्यासाठी कल्पित द्वैता चांगीकार करून ही गोष्ट सांगितली आहे ही एक बाजू दुसरी एक गोष्ट अशी आहे की अवताराची संगती तरी कशी लागते देव अवतार धारण करतो म्हणजे तरी काय ही आपल्या स्वस्वरूपामध्ये आध्वैत स्थितीमध्ये बिघाड न होऊ देता एक विग्रह धारण करून येतो की जो विग्रह स्वच्छामय विग्रह असतो आणि म्हणूनच तो धर्माची संस्थापना धारण करून काय करतो तेच करतो की धर्म संस्थापना करतो आणि हा जो परंपरा आहे हा जो संप्रदाय तो सदाचा चालता राहील वाहता राहील हेच मी कार्य करतो एवम परंपरा प्राप्त निमम राजरषयो विदु सकाली नेह महता योगो नष्ट परंत पर देवानी आपल्या अवतार कार्यात असं म्हटलेलं आहे की योग परंपरायचा असेल तर हा संक्रमणाचा संप्रदाय सर्वतोपरी सं, अर्थात उपाधीची स्थिती मानली पाहिजे असं जर म्हंटल नाही तर संप्रदाय नष्ट होईल आणि संप्रदाय नष्ट झाला की अधिकार्याचा क्रम विकासाचा मार्ग सदाचा संपला होईल आणि त्याला प्रातिभ दर्शनाचा मार्ग कधीच मिळणार नाही शिवाय आपण या शास्त्रीय देवभक्ताच किंवा गुरु शिष्याच असं जर द्वैत मानलं नाही तर त्या सर्वेश्वराच्या अपार संतोषासाठी आपण कर्म करावं हे कोणी कोणाला सांगायचं त्या अपार संतोषाने तू प्रसन्न होऊन तुला अद्वैत बोध करून देतो स्वकर्म कुसुमांच्या द्वारे तू त्याची पूजा कर असं कोण कोणाला सांगणार भक्ताला सगुण भक्ती सगुण भक्ताला उपासना कशी करता येईल तर करता येणार नाही पुरुष ज्याला म्हणतात तत्व ज्याला म्हणतात त्याची बाधित रूप दर्शिनी अशी जी एक स्थिती म्हणतात ती द्वैत प्रतिभास असेल तरच संभवील एरवी संभवणार नाही आणि द्वैत प्रतिभास अर्थात कल्पित द्वैताचा हा अंगीकार केला तरच जड जीवांच्या उद्धाराची सोय होईल एरवी या जड जीवांच्या उद्धाराची सोय होणार नाही उलट अधर्माची जर वाढ सारखी अशीच होत राहील तर धर्म सदाचा नष्ट होईल आणि धर्म नष्ट झाला म्हणजे समाज धारणा कशाने होईल अशी अडचण निर्माण होईल म्हणून सर्वत्र विषमता सर्वत्र अशांतता इतकंच नव्हे तर प्रतिकारालाही कोणी शिल्लक नाही अशी जेव्हा निर्माण होईल तेव्हा स्वतः देवालाच अवतार घ्यावा लागतो आणि मग तो त्याचा प्रतिकार करतो जसं महाराज म्हणले की आता कलंंकीय अवतार होईल तेवढाही एक उपाय आहे अंतिम उपाय बाकी दुसरा कोणताही त्याला आता उपाय नाही अशी स्थिती निर्माण होते म्हणजे स्वतः देवालाही आपल्या निर्गुण स्वरूपाचा परित्याग करून त्याला धर्मरक्षण करता येत नाही त्या स्थितीत राहून त्याला दुष्ट निर्दळण करता येत नाही म्हणून धर्म परित्राण धर्मसंस्थापना साधूंच परित्राण व दुष्ट निर्दळण करण्यासाठी स्वतः देवालाही आपल्या स्वरूप स्थितीचा ब्रम्हिचा परित्याग करून कल्पित उपाधीचा अंगीकार करून या अग्नि तलावर यावं लागतं आणि संस्था धर्मसंस्थापना करून भक्तांच्या उद्धारासाठी जिज्ञासूंच्या कृतार्थतेसाठी किंवा जिज्ञासूंची तीव्रतम स्वरूपाची असलेली आर्थ स्वरूपाची असलेली जी इच्छा ती पूर्ण करण्यासाठी गीतेसारखी वाङ्मय निर्मिती ही देवाला करावी लागते वा देवाने ती केलेली आहे या एक अनेक कार्याच्या दृष्टीने आपण विचार करू लागलो तर जीवन मुक्ती ही मानली पाहिजे हा त्याचा मुख्य अर्थ आहे अनेकांचा याच्याविषयी वाद आहे असं की भूमिका होते हवा भूमिका भेदनी व्यवस्था होते गेलेल्याला आणि तो जगाचा उपयोग कुठे खायला तो काही करीत पण त्याच्या दर्शनाने कृतार्थ काय आज मी, आपला एवढा तर जीवन उत्सव मध्ये अशा ते सप्तम भूमिकेमध्ये जातो त्यांचा उपयोग म्हणजे पाप तया जवळी असे पाप नाते दुर्शन अशा महापुरुषाच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो पाप निवृत्त होतो पुण्य निर्माण होत असं म्हटलेलं आहे हा <saan> ज्ञानी पुरुषाला बंधन नाही मग मी आपल्याला हे जे सांगतोय ते असं सांगतोय इथे कर्माचं जे आता आपण वर्णन सांगतो हो आहोत गुरु शिष्य परंपरेचं हे <saan> <saan> <saan> विधान म्हणून सांगत नाही <saan> <saan> अवस्थे मध्ये महापुरुष आहेत स्वतः परत व्युत्तन रहित होतो हे कसे आहे स्वतः व्यत्थान अवस्थेमध्ये असणारे पण जीवनमुक्त पुरुष कि जे लोकांना धडा घालून देण्यासाठी आपण वागून दाखवतात करुणेनं वागून दाखवतात त्यांना विनंती करता येते विधान करता येते अशा अवस्थेतले हे महापुरुष असल्या कारणाने म्हणूनच देव कल्पित व्यावहारिक सत्ता संपन्न होतो द्वैत न मोडता केले अर्जुन आपणायचे द्वैत न मोडता अर्जुनाला आपल्यासारखं करून ठेवलं म्हणजे काय अवतार संगतीसाठी कल्पित का पण द्वैत व द्वैत प्रतिभा स्वीकारावा लागतो एरवी अवतार संगती आपल्याला सांगता येणार नाही अवताराची संगती सुद्धा अशीच आहे की देवाने गीता सांगितली अर्जुनाला उपदेश केला ह्याचा अर्थ असा नाही की तो विदेयदशेमध्ये बसून केला विधेयदशा उपदेश असा केवळ विक्षेपाचा अंगीकार करून अर्जुनाला हा उपदेश केलेला आहे म्हणून गुरु शिष्य भावात्मक द्वैत स्वीकारून शास्त्रीय द्वैत भावाने अद्वैत निरूपणाची सदाची वाट वाहती केली हे अद्वैताची जी वाटपणाची वाट आहे ती सदाची वाहती केली शिष्याला निर्गुण ब्रोध उपदेशद्वारा करावा लागतोश्वराच ऐक्य त्याला पटवून देऊन अर्थात या सगळ्या अद्वैताचा निराश करून अद्वैत रूपाने संपूर्ण ब्रह्मत आहे सगळीकडे असा जर उपदेश करायचा असेल ज्ञान देऊन जीवाला आनंद अद्वैय साम्राज्यावर सदाच जर अभिषित्त करायचं असेल असेल त्याची प्राणप्रतिष्ठा तिथे करायची असेल तर शास्त्रीय द्वैत भावाच्या मार्गाने जाणं अवश्य आहे त्याचा निषेध करून चालणार नाही किंवा ही स्थिती त्याला प्राप्त होणार त्याही पुढे जाऊन सांगायचं तर ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ रूपाने आपली स्वतःची चिरंजीव वाङ्मयी मूर्ती निर्माण करून दिली वा अशी एखादी वाङ्मयी निर्मिती करायची असेल असं एखाद वाङ्मय स्वरूप शिल्प जर निर्माण करायचं असेल तर त्या ज्ञानी पुरुषाला स्विकार करावा लागतो तरच तो असं वाङ्मय शिल्प निर्माण करू शकतो की जे संपूर्ण समाजाला म्हणून जिज्ञासूला साधकाला योग ज्ञान इत्यादीचा जर इत्यादी अनुष्ठान व तद्वारा करून द्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा द्वैत मार्गाने जायला पाहिजे संत संगती संत सेवा संतांच्या वांग्मयाची उपस्थिती संतांच्या वाङ्मयाचं पाठपाठांतर त्याचं पारायण या क्रमाने व या सरणीने ज्ञान संपादन करायचं असेल तर द्वैत मार्गाचा अंगीकार करावा लागतो स्वतः ज्ञानेश्वर माउलीने हा सदाच वाहता मार्ग राहील असा राजमार्ग निर्मिलेला कि मुठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचुवरी बोधी या जगा या म्हणण्याने मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आले गोष्ट आय अः ज्ञानेश्वर केली ने सारांश कल्पित द्वैत द्वैत भान द्वैत प्रतिभा गुरु शिष्य सत्पथ सत्संप्रदाय वेद प्रतिपादित प्रगतीपथावर असलेला किंवा प्रगतीपथरूप असलेला असा परंपरेचा भाग अधर्मा आणि ज्यावेळी असतं त्यावेळी त्याच्या प्रतिकारासाठी घेतलेला अवतार या सर्व गोष्टी व सर्वतोपरी कल्याणकारी अशा प्रकारच्या धर्माची संस्थापना करणं या सगळ्या गोष्टीची संगती जर आपल्याला लावावयाची असेल तर जीवनमुक्ती मानणं अत्यंत अवश्य आहे तरच या सगळ्या गोष्टींची संगती लागेल एरवी लागणार नाही म्हणून बाधिता अनुवृत्ती दर्शनी वा अविद्यालेश ही गोष्ट असं भगवान स्वतः म्हणतात भोयशांते विश्वमाया निवृत्ती या, विश्व या उपनिषदामध्ये प्रतिपादन केल्या विषयाचा स्वतः अनुवाद करून या मंत्राचा निष्कर्ष सांगून भगवान हे स्वतः असं म्हणतात यस्त्मतीक्षरादिचोत्तम हो अथस्में लोके चुषोत्तम योग मूढ़ो जाना पुरुषोत्तम स सर्वजतीम सर्वभावेन भारत अस भगवान्वता संता उपाधीचा विचार केला असता या दोन उपाधीहून वेगळा या दोन्हीमध्ये समव्याप्त असणारा असा जो उत्तम पुरुष मी तो एकमेव अद्वितीय निरुपाधिक आहे म्हणूनच या लोकात वेदात मला पुरुषोत्तम या नावाने ओळखलं जातं हे अर्जुना आज्ञान रहित रहित जाणतो, माझा अविवेकोरुषोत्तम स्वरूप होवा प्राप्त होर भक्ति मला जाणून, तो होतो। तो, तो, तो करीत अशा साक्षात्कार संपन्न होना विद्वान जीवभा दशेला प्राप्त होतो व बाधित दर्शनी अशा प्रकारची जी अविद्या शक्ती त्या अविद्याशक्तीने प्रारब्धावशेष असतो पर्यंत या रूपाने लोकांना मार्गदर्शन करतो इतकंच नव्हे तर असं मार्गदर्शन करीत करीत देहाच्या अंती विदेय कैवल्याला प्राप्त होतो म्हणजे जीवनमुक्ती व मग विदेय मुक्ती असा हा सद्योमुक्तीचा मार्ग यामध्ये भगवंताने सूचित केलेला आहे आणि असा लोकांच्या अनुग्रह करण्यासाठी अत्यंत मार्मिकतेने हा ज्ञानी पुरुष आपल्या जीवनामध्ये राहून ही भजनभक्ती करीत असतो भजन भक्तीचं स्वतः अनुष्ठान करून हे अर्जुना मरापुरुषोत्तमाला जो मनुष्य संपात जाणतो तो ज्ञान प्रकाशात जाणतो अत्यंत भास्कृत स्वरूपाच्या त्या ज्ञान प्रकाशात मला निसंदिग्ध रूपाने मला जाणतो अप्रोक्षानाला प्राप्त होऊन या विश्वाभावाला तो सदाचा विश्वाभास हा त्याच्या दृष्टीने सदाचा संपलेला असतो विश्वाभासाने तो कधी फसत नाही मला अद्वयानंदाला कुटस्थ रूपाला नित्य स्वरूपाने कुटस्थ रूपाने अचल स्वरूपाने चिरस्थिर स्वरूपाने जाणतो इतकंच नव्हे तर मला जाणून अद्वयानंदाला प्राप्त होऊन हा मिथ्या भेदू वाळीला देणे मग मी एक स्वतः सिद्ध सच्चिदानंद सर्वत्र होत प्रोत समव्याप्त रूपाने आहे असं जो म्हणतो अशा वृत्तीमध्ये जो सदा राहतो व जो आपणाहून व्यापक असा उत्तम पुरुष याचा भेद न जाणता सदाचा जो अभेद तो जाणतो नाम त्याच्या दृष्टीने अभिव्यक्त होतो व असं जाणला असताना हे सर्व ज्याने जाणलेलं आहे हे जाणलेलं असलेलं असा असून जो जिवंत आहे तो ज्ञानी पुरुष मग तया जे उरले द्वैत नाही केवल अद्वितीय परमात्मा शिल्लक रहो द्वैते शिलकृष्टी रहा ज्ञान लक्षणात्मक भ भजना साथी तो उचित आलने मजा ब्रह्मरूपते प्राप्त होवभक्ता भक्ता, भक्ता जे स्वरूप है करतो हे भक्ती संभवते भक्तीच फक्त त्याला विधान नाही ही गोष्ट मात्र सदा लक्षात ठेवायची कारण ज्ञानी हा विधिकिंकर नाही त्याला कोणीच विधान करू शकत नाही वेदाने स्वतःहून जर आपलं आधिपत्य काढून घेतलेलं आहे तर त्याला कोण हो असं म्हणणार उलट माऊली असं म्हणणं की द्वैताचा अंगीकारी ही भक्ती संभवणार उलट मी न होता भक्ति अन्वय आहे असा खडा सवाल विचारून माउली म्हणते मी जो परब्रम्ह त्या मदरुपतीला प्राप्त न होता भक्तीला परस्पर अन्वय संभवेल काय ूप स्वत होऊन स्वतः विश्वाच्या स्वरूपाला प्राप्त होऊन ना ईश्वर स्वरूपाला ना ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होऊन त्याच्याकडून होणारी जी सहज भक्ती ती सांगून जीवनमुक्ती संभवते असूित केलेलं मी झाली माझी भक्ती म्हणण्यामध्ये मधुरुपतीला प्राप्त होऊन त्याच्याकडून माझी भक्ती संभवते याचा अर्थाचा की जीवनमुक्ती असल्याशिवाय ही गोष्ट कधीच शक्य नाही म्हणून इथे जीवनमुक्ती हा शब्द जरी वापरला नाही तरी जीवनमुक्ती याच्यामध्ये सूचित केली असं दिसून येईल ज्ञानी पुरुषाच्या आणि त्याच्या एकानेक का भूमिकांचं जर आपण चिंतन केलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सर्व भूमिकांचं वर्णन केलं सत्वापत्तीपासून सगळे ज्ञानीच आहे सप्तम भूमिकेपर्य पास सहाव्या भूमिकेपर्यत के ज्ञाको लोक, लोका साथी, अर्थात लोक्य ग्रह कर देने उपयुक्त महाराज मनता की प्रत्येक ज्ञानी त्यांच्या त्यांच्या त्या लक्षणाप्रमाणे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये राहतो त्या प्रत्येक भूमिकेची काही वेगळी आगळी अशी लक्षणं आहेत त्या लक्षणांचा आपण जर विचार केला प्रत्येक भूमिकेमध्ये एक गोष्ट अनुच्यूत दिसते ती म्हणजे ज्ञान व अनावृत ब्रह्मस्थिती ही मात्र सर्व भूमिकेमध्ये अनुच्यूत आहे एक रूप आहे त्यामध्ये कालाने व्यक्तीने देशाने कशाने ही भेद निर्माण होत नाही अशी स्थिती मात्र सर्वत्र स्पष्ट रूपाने एक रूपाने दिसून येते बाकी स्वभावामध्ये वागण्यामध्ये उपदेशाच्या पद्धतीमध्ये वैचित्र्य दिसून येईल ही गोष्टही त्याबरोबर ध्यानात ठेवली पाहिजे कारण प्रारंभाच्या वैचित्र्यानुसार स्वभावाचं वैचित्र्य हे अटल अपरिहार्य स्वरूपाचं आहे ज्ञानी संत जीवनाची निर्मिती हेच मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे किंमना अशा साध्याला प्राप्त होणं हेच मानवी संस्कृतीचं अंतिम साध्य आहे कि म्हणा दुसऱ्या शब्दात बोलायचं परमानंद प्राप्ती रूप जी सफलता जी परिपूर्ण कळशासरी म्हणायला हरकत नाही शास्त्रीय शुद्ध बुद्धी शास्त्रीय शुद्ध हृदय असं ज्याचं असेल तेच या आता सांगितलेल्या या ज्ञान परंपरेचा अंगीकार करून आणि आपण कृतार्थ होता कृतार्थते नर दे व जगतादी समष्टि असा द्वैता था प्रतिभा हो तो प्रतिभास होण्यापूर्वी ज्यावेळी मनुष्य साधक दशेत असतो त्यावेळी या द्वैताची तो अवज्ञा करतो द्वैता अवज्ञा असुस्थितीत अद्वैते जी स्थिरा व्हावीत त्यावेळी त्या माणसाची त्या मानवाची बुद्धी अद्वैत स्वरूपा त्या ठिकाणी चिरस्थिर होते आणि चिरस्थिर झाल्यानंतर तो, तो मरत नाही काही दिवस राहतो त्याचंच नाव आहे जीवनमुक्ती जीवनमुक्ती म्हणून अशी काही वेगळी स्थिती सांगण्याची आवश्यकता नाही अशी जीवनमुक्त दशा ज्ञानीपुरुषाची भूमिका ही देरसादात्म्य रहित ब्रम्हस्थिती आहे या ब्रह्मत्वासी च पारसायोज्याची व्यवस्था असं महाराज केलंय वाङम केला आपल्या असं दिसून येत कि स्वतःची अजर स्वरूपाची अमर स्वरूपाची चिरंजीव स्वरूपाची अशी वाङ्मय कृती करून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यावर एक मोठा उपकार केला आदर्श जीवन घडवण्यासाठी वाङ्मयीन पाठशाळा निर्माण करून ठेवली श्रुती स्मृती इत्यादी काला अनुसरून वेदोपजीवी असं वाङ्मयी निर्माण करून या वाङ्मयी विचाराने किंमना असं संत जीवन हे त्याच्यामध्ये अभिव्यक्त होईल हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे त्यांनी लिहिलेल्या वाङमयाला अर्थवत्ता प्राप्त करून देणं एवढंच आपलं काम आहे या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं कोणतंही काम नाही म्हणजेच देह आदात भ्रांती निराशपूर्वक अद्वैत ब्रह्मस्थिती वा अद्वैतनाची आवश्यकता त्या ब्रह्मज्ञानाने स्थिती प्राप्त होऊ शकते हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी हे संपूर्ण प्रकरण लिहिले या नव्या प्रकरणाचं हे मुख्य तात्पर्य किंमणा तत्वज्ञानानंतर ज्ञानी पुरुषाचं आदर्श जीवन संभवनी आहे काय जीवनमुक्ती संभवते काय संत हे श्री वाटा देऊन त्यांच्या अद्वैत स्थितीमध्ये मात्र कोणत्या प्रकारचा विकार होत नाही हा गुरु शिष्य सत्पथ सदाचा वाहता ठेवतात त्यांना विधान नाही ते विधीची असू शकत नाहीत संत हे कल्पित अंगीकारा संपूर्ण परंपरा चालंथ निर्मित कर खांड्या वारकारी पंथा ची, भगवी पताका घुड़ी घेन पायी आनंदीपुर पंडरी पर्यत पायी जक्य है का चलत का आवड़ी उठा तत्वज्ञानानंतरही माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा निनगुढी अशी वृत्ती त्याच्या चित्तात अभिव्यक्त होणं संभवनीय काय देवालाही भक्तीच्या उद्धारासाठी स्वतःच्या निर्गुण स्वरूपाचा परित्याग करून शबलभ्रम्म होऊन यावं लागतं तो, तो आपल्या कल्पित मायेचा अंगीकार करून नाना शक्ती संपन्न असलेल्या मायेचा स्वीकार करून या अवनी येतो व मानवाचं रूप धारण करून येतो व त्या रूपाने वा त्या रूप धारण करण्याने मानवाला शिकवतो की मानवा तू मानव नसून तू देव आहेस हे खरंय का या एकानेक प्रकारच्या माणसाच्या मनात या जीवनमुक्तीच्या व अवताराविषयीच्या शंका येणं संभवनीय या सर्व शंकाना आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये अगदी पहिल्यांदा पहिलं वहिलं व अखेरच अगदी स्वच्छ निर्मळ बिनचुक असं उत्तर मिळालेलं आहे ते उत्तर म्हणजेच संत सम्राट श्री ज्ञानेश्वर माऊली या व्यतिरिक्त आता आपण काय बोलायचंय असं हे जीवनमुक्तीचं प्रकरण असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराजाने आपल्या वाङमयामध्ये एका अनेक ठिकाणी या जीवनमुक्तीचं समर्थन केलं आहे किंवा वेगवेगळ्या तऱ्हेने त्याचं वर्णन केलं त्यापैकी एक दोन गोष्टी आपल्याला सांगून आपल्याला हे प्रकरण संपवायचं आहे ज्ञानेश्वर महाराजाने असं लिहिलंय की ही अद्वैत वेदांतामध्ये प्रतिपादन केलेली जीवनमुक्ती ही जीवनमुक्ती या देहात मनुष्याला प्राप्त।, दे प्राप्त होत म्हणजे मानवी देहात अन्य कोणत्याही देहामध्ये स्थिती प्राप्त होत नाही निष्काम कर्म निष्काम उपासना प्रेमलक्षणात्मक वृत्तीने अनन्य भावाने अंतःकरणातील मल विक्षेप दोष निवृत्त होतात त्याला एक साधारण पुण्यसंपत्ती निर्माण होते कि जी मोक्षोपयोगी असते ज्या साधन सामग्रीच्या अभावामध्ये मनुष्याला ब्रह्मात्मक बोध होत नाही त्या सर्व सामग्रीची जुळवाजुळव करून जेणेकरून तो सगुण साक्षातकाराला व निर्गुण साक्षात प्राप्त होईल असं पुण्य हरिभक्तीमध्ये तोपर्यंत आपल्या पाठीच्या आणि मग आपल्याला ही जीवनमुक्ती स्थिती देऊन ते पुण्य आपल्या ऋणात सदाचवतराई होत असं असल्या कारणाने ज्ञानेश्वर माउली म्हणते की श्री गुरु त्याला तो, तो संपन्न होतो श्री गुरु त्याला उपदेश करतात का अनावचनाची भेट होते आणि होते न होते तो वस्तू कवण एक जो एखादा भाग्यवान पुरुष अशा अप्रोक्ष साक्षातकाराला प्राप्त होतो त्या मुक्षुच्या चित्तातून अज्ञानकृत असत्वापादक आवरण अभानापादक आवरण अनानंदादक आवरण ही सर्वच्या सर्व आवरणे निवृत्त होतात हा प्रपंच, प्रपंच जरी प्रतितीला आला तरी हा आवरण रहित असल्या भरजित बी ज्या अंकुरोत्पत्तीला समर्थ असत नाही त्याच पद्धतीने या ज्ञानीपुरुषाचा उर्वरित व्यवहार हा पुनर्जन्माला कारणीभूत होत नाही त्याला आता पुन्हा जन्म घेणे नाही अशी स्थिती असल्या कारणाने हा ज्ञानीपुरुष व्यवहार करीत असला तरी त्याचा व्यवहारपुरुषाला प्राप्त होत असल्याने उपाधीकडून व्यवहार मात्र जसे तुमच्या आमचे घडतात तशाच पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने त्याचे व्यवहार घडित असतात उलट जयाच्या लिली माजी नीती जियाली दिसे हा त्याचा एकंदर जीवन आदर्श असतो हे त्याचा या प्रकारचा आदर्श असतो किंवा असं त्याचं जीवन असतं असं त्याचं वागणं असतं कि मु त्याचं वागणं म्हणजेच या शास्त्राच्या जीवनाला प्राप्त झालेली अर्थवत्ताय व वाहा त्याचा वस्तुपाठ अशा प्रकारचा असल्या कारणाने देह तादात्म्य कुठे जागा न ठेवता लिहिली आहे अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूच घेतला मग तेस स्थिरा तेही तेच स्थिरा होणे अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेरब्रम्ह मानू येईल इथे देहेब्द मुद्दा महाराज करू शकत नाही हा शब्द कोणी काढू शकत नाही या उभीत नाही ही पुन्हा गोष्ट आहे तशी सातशे वर्षे कशी जगली पाठभेदा वाचून अनेक लैखिक आणि अने मौखिक पद्धतीने ही आपल्यापर्यंत आलेली स्थिती असूनही त्याच्यात पाठवेद नाही ही एक गोष्ट मोठी चिंतनी आहे अशा कितीतरी हो ते ते आत्म विदान चे कारण महाराज मन समुद्दल जाए मग अहम भावाधिक आहे मनोनी शरीर ची ब्रम्हो अः महाराज मनता तो शरीर पर ब्रह्म है अर्जुना देश काल वस्तु मरिया रही मग याद स्वरूपाचं असलेलं नित्य निरतिशय स्वरूपा स्वरूपाचं असलेलं जे सुख त्या सुखात नव्हे सुखाच्या डोहामध्ये उडी मारली व जे एकदम तळाला जे गेले त्या तळाला जाऊन त्या तळाशी उडी मारून तिथे जे राहिले ते तिथेच फिरावले वर सांगायला पुढे गेले ते निधाही झाले ते कृतकृत्य झाले कृतार्थ झाले मग ते तिथे स्थिर झाल्यानंतर आत्मरूपते मध्ये राहिल्यानंतर वर येणार कोण सांगणार कोण त्या सांगण्याच्याही अवस्थेमध्ये ते शिल्लक राहिले नाहीत असे हे ज्ञानी पुरुष की विश्वाला आपलं स्वतःच स्वरूपच समजतात हे विश्वची माझे घर ऐशी मता मती जयाची स्थिर नवे, नवे किंबवना चराचर आपणच आला अशाच स्वरूपाला प्राप्तीला प्राप्त झालेला जो पुरुष या आत्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने मोक्ष म्हणा हे जे काही असेल ते तो पुरुषच आहे त्या पुरुषाच्या रूपाने त्याच्या दृष्टीने या संसार प्रतीचं मूळ मुद्दल जे मन ते त्याच्या दृष्टीने रामरूप झालेलं असतं अधिष्ठान रूप झालेलं असतं म्हणूनच त्याच्या दृष्टीने मी देह आहे व माझे देह संबंधी हे पदार्थ आहेत असा अहमध्यास व तत्सम असलेला कोणताही कसा बरे संभवेल तर नाही म्हणूनच हा ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असून देहात असतानाच या लोकात असतानाच केवळ देह दादात्म्य रहीत ब्रह्मरूप आहे याला म्हणतात ते या प्रकरणाचं की याच देहामध्ये या, या, या लोकामध्ये श्री गुरु कृपेने हरि कृपेने ही स्थिती मनुष्याला प्राप्त होते हे या मानवी देहातलं अंतिम साध्य आहे इतकं नव्हे तर जोपर्यंत भोग शिल्लक आहे तोपर्यंत तो शिल्लक राहतो आत्ता सांगितल्याप्रमाणे जीवनमुक्ती दशेमध्ये आपल्या बोध संक्रमित करण्यासाठी शिष्याला उपदेशही करीत असतो आणि प्रारब्ध अवशेष संपल्यानंतर देहांती तो विधेयक कैवल्याला प्राप्त होतो हा आहे सदो सद्योमुक्तीचा मार्ग हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर प्रकरण लिहिलं आणि हे लिहून महाराज काय सांगतात की असा गुरु शिष्य सत्पथ सदाचा चालता राहून आपल्या अद्वैता अद्वैत बोधाचा वाटा शिष्याला देऊन त्यांच्या स्वरूपामध्ये यत्किंचित विकृती होत नाही जर या गुरुशिष्य सत्पथ त्या अर्थी एवढा सगळा संप्रदाय एवढा मोठा राजमार्ग निर्माण करूनही सदाची ही वाहती वाट ठेवूनही अद्वैत ब्रह्म जो केव र त्याच्यामध्ये मात्र काही विकृती निर्माण होत नाही कारण हा गुरु शिष्य भेदभक्ताचा भेद हा कल्पित भेद आहे हा वस्तुगत भेद नाही हा उपाधिकृत भेद आहे आणि उपाधी पुन्हा कल्पित आहे म्हणजे कल्पित उपाधिकृत असलेला भेद वस्तु वस्तुस्वरूपामध्ये भेद निर्माण न करता अद्वैताची प्राप्ती करून देऊ शकतो एक शंका याच्यामध्ये येणं संभव की कल्पितापासून सत्याची प्राप्ती कशी सगळ्यात महत्वाची शंका अशी येणं संभवणी दादाने असं पाचव्या लिहिलंय की प्रपंच हा विसंवादी भ्रम आहे आणि परमार्थ हा संवादी परमार्थाचा अंतिम फल आहे उलट स्वप्नचे परी तुकले साचा सरीचे हा या म्हणण्यातला भाव आहे हे स्वप्न आहे पण हे साचा सरस तुकलेलं आहे हे साताच्या योग्यतेले आलेलं आहे त्याचं कारण हे सफल आहे फलीभूत हे प्राप्त होत म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही त्या वैद्यकशास्त्रात असं दिलंय की ज्याला मेध नावाचा रोग झालाय त्याला काही खोट्या गोष्टी सांगून जेणेकरून त्याला शोक निर्माण होईल अशी जर स्थिती निर्माण केली तर मेद निवृत्त होतो म्हणजे शोक निर्माण केलेला खोटा आणि मेद मात्र खरा निवृत्त होतो त्याप्रमाणे गुरु शिष्य आणि हा कल्पित वेद जरी असला देवभक्ताचा कल्पित वेद जरी असला तरी अविद्या निवृत्तीपूर्वक अद्वैत ब्रह्मस्थिती प्राप्त करून देण्याला म्हणजे नित्य निवृत्ताच्या निवृत्ती विषयी निर्धार करण्याला व नित्य प्राप्तांच्या प्राप्ती ते नित्य प्राप्त आहे असा निर्धार करण्याला उपयोगी पडतो हा त्या म्हणण्याचा अर्थ आहे कल्पित असूनही उपयोगी पडतो उलट पारमार्थिक जर ब्रह्म असेल त्या सत्तेत जर श्रीगुरु असते किंवा तर त्यांना शिष्याच्या या भ्रांतीचा निराश करता आला नसता कारण समान सत्तेतले पदार्थ साधव वादक होतात आता असल्या कारणाने त्यांना आपली सत्ता टाकून इथपर्यंत यावं लागत हे करीत असताना जे श्रीगुरु या द्वैत स्थितीमध्ये येतात किंवा देव जेव्हा अवतार धारण करून येतो तेव्हा त्याला स्वतःचा मात्र आवरण निर्माण होतंय तो जाणून बुजून येतो हा आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे आपणही द्वैतात मानतो तोही द्वैतात मानतो आपण मानतो तेही द्वैत कल्पित आहे तो येतो तेही द्वैत कल्पितच आहे सत्यद्वैताला भाव कधी प्राप्त होणारच नाही पण हे कल्पित अस्त असत आणि त्याच्यामध्ये असलेला फरक आहे उदाहरण त्याला सांगायचं झालं तर वाजवशास्त्राने एक उदाहरण दिलंय अभ्यंकर शास्त्रीने एक मनुष्य दोन मित्र असे चालले होते त्यापैकी एक एक एका ठिकाणी असा रस्ता फुटला ता फुटल्यानंतर ते जिथे असे मार्ग निर्माण होतात तिथे मोठी अडचण संभ्रम निर्माण होतो तर एक मित्र काही कारणाने पाणी पिण्याला गेला होता म्हणा किंवा लघुशंखेला गेला होता म्हणा तेवढ्या काळात एक मित्र त्या चुकीच्या रस्त्याने पुढे निघून हा जो दुसरा मागे राहिला होता तर त्याने एकाला विचारलं की आम्हाला पंढरपूरला जायचंय कि काशीला जायचंय मार्ग कोणता काशीला जाण्याचा तो काशीला जाण्याचा मार्ग हा आहे हा हा दुसरीकडे जातो त्याला ते समजले की हा मार्ग चुकीचा आणि हा मार्ग बरोबर आहे त्याचा तो इतक्या लिहिले असं इतका सुदूर गेला होता की याची हाक त्याला पोचत नव्हती म्हणजे हाक जिथपर्यंत पोचते त्या हाकेच्या बाहेर गेला होता इतक्या दूरपर्यंत गेला होता आता त्या मित्राला जर या सन्मार्गाला आणायचं असेल तर मार्ग काय आता एकच मार्ग आहे की त्या चुकीच्या मार्गाने या जाणकार मित्राला जाण्याची आवश्यकता कुठे पर्यंत जायला पाहिजे जिथपर्यंत आपला मित्र गेला असेल तिथपर्यंत जाण्याची आवश्यकता तोही त्याच मार्गाने गेला आणि जाणकारही त्याच मार्गाने चाललाय चुकीच्याच मार्गाने आता काय करायचं सांगा म्हणजे ज्या मार्गाने न जाणता एक मित्र चुकीच्या मार्गाने गेला त्याच चुकीच्या मार्गाने हा जाणकारही मित्र जातो पहिला मित्र गेलाय तिथपर्यंत जातो आणि तिथपर्यंत जाऊन मिथ्या चुकीच्या मार्गाचा अंगीकार करून त्याला पुन्हा परत आणून खऱ्या मार्गाला गेलं लग। अगदी तीच स्थिती आत्मस्वरूपा देहात्म्य भ्रांतीला पावलेले कर्तृत्व भौतृत्व अवस्थेला पावलेले जे आपण त्या आपल्याला ज्या अवस्थेपर्यंत आपण चुकून आलो मग पामरा अवस्थेपर्यंत आपण गेलो असलो तरी अतिपामर अवस्थेपर्यंत गेलो असलो तरी तितक्या अवस्थेपर्यंत ती श्रुती आणि ते श्रीगुरु किंवा तो देव हे तीनच सन्मित्र जगात ध्यानात एक श्रुती एक संत आणि देव तीनच सन्मित्र की जे आपल्या स्वरूपस्थितीचा परित्याग करून आपण ज्या अवस्थेत आहोत अवस्थेपर्यंत येऊन त्या अवस्थेपासून पुन्हा त्यासाठी जेवढ्या मार्गांची ज्या ज्या मार्गांची आवश्यकता असेल त्या सगळ्या मार्गाचा अवलंब स्वतः करून आपल्या हाताला धरून मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा त्या मार्गाचे ते सदाचे सांगाती होतात आणि आपल्या स्वरूप घेऊन जातात आणि आपल्यासाठी आपल्या या खालच्या अवस्थेला येते वेळी येताना त्याच मार्गाने त्याने यायला लागतं कि जी वाट चुकीची आहे की जे द्वैत कल्पित आहे त्याच कल्पित द्वैतामध्ये त्यांना अंगीकार करून यायला लागतं त्याने आपल्या स्वरूप स्थितीचा परित्याग करायला लागतो एवढाच फरक आहे की आपण न जाणून आत्मस्वरूपालो ते आपल्याला घेऊन जायला आले त्यांना स्वस्वरूपाचं आवरण कधीही घडलं नाही प्रपंच त्यांना कधीही सत्य वाटलं नाही इतकंच नव्हे प्रती काळी त्याचा त्यांच्या गृष्टीने अत्यंत अभाव आहे किंवा सर्वत्र त्यांना होतो पुरोतो ब्रम्ह असल्या कारणाने त्यांच्या स्वरूप काहीही बिघाड न होता अद्वैताची अद्वैत निरूपणाची वाहती वाट केली ही त्याची थोडक्यात संगती आहे म्हणून महाराज म्हणतात की असा शिष्याला अद्वैत बोधाचा वाटा देऊनही आपल्या अद्वैत स्थितीमध्ये निर्विकार स्थितीमध्ये काहीही बिघाड होत नाही जर बिघाड झाला असता तर वेदाने, वेदाने यांच्या अद्वैत स्वरूपाचं वर्णन केलं नसतं ते भाट बनले नसते ज्या ते भाट बनलेले आहेत त्या तुमची अद्वैत स्थिती निर्विकार ज्योंग्य तिवर हेच खराय एकमेवादतीयम ब्रम्ह ने नाना किंचन ते निर्विकार स्वरूपाचं हेच खराय शेवटी ये दातारा, याचा एखाद्या पक्षाचा हे त्यांना कळायला पाहिजे आणि कळूनही ते जर मानत असतील तर ते बुद्धीप्रस्त असं लोकांची विसंगती करण्याचा प्रयत्न करतात असं आमचं प्रामाणिक मत आहे काही खासदारांचा काही शासकांचा हे करता ना जीवनमुक्ती लाभल्याशिवाय देहमुक्ती मान्य नाही जीवनमुक्ती नाही असं नाही श्रेष्ठ ठीकपक्ष असं आहे की जीवनमुक्तीमध्ये इथपर्यंत धंदा आहे की बातमी बिघडत असून होत असताना त्यांना उपेक्षा केल्या देखील यांना महान करता ज्ञान म्हणजे तो जे तुम्ही म्हणाला वाटेल त्याला उपेक्षा केलं नाही हे देखील ज्ञानाला वाळवण्याची शक्यता आहे बैलमुखतेच्या याला हानी असं म्हणून कसे ना <laughs> जगाची लावून बसणे हे मग कसं नाही त्याचं वर्णन नाही लोकांना तो विषय नाहीये जीवनमुक्त जीवनमुक्त पुरुष पण जो स्वतः युक्त आहे त्याचही वर्णन आहे जो स्वतःला अर्थ देह त्यागाशिवायची प्राप्त होत नाही विधेय स्थिती म्हणून ज्याला म्हणतात विधेय दशा म्हणून ज्याला म्हणतात मग आहे ना असा एका ज्ञानी कि जो विधेय दशेमध्ये राहतो महत्वानी आहे तो या भानगडीत पडणार नाही विधेय मुक्ती मध्ये मुक्त झाला त्याच्या कथा जे असेल ते लोक उतरवले आणि सहा भूमिकेमधल्या लोकांचा सगळ्यांना त्यांचे कर्त जे आहे उपेक्षित होत असेल होत असेल तर त्याच्या कर्तव्य बनेल त्याला निवडणूक म्हणून की सहा भूमिकेपर्यंत पण पाहिजे असं विधान करू शकत नाही चुकलेले वाटतंय बरोबर आहे दादांचं हेच म्हणणं की त्यांना तुम्ही आग्रह करणं त्यांना विधान करणं तुम्ही आपल्या स्वतःचा परित्या करा म्हणणं आपल्या मोहिमेत असणाऱ्या महापुरुषाला असं विधान करणं हीच त्याच्यामध्ये महत्वाची चूक आहे ज्ञानीपुरुष वागत नाही असं आमचं म्हणणं नाहीये पण अशा पुरुषाला तुम्ही विधान करता ही गोष्ट चुकी आहे विशेष आचारावे लागे संेपर्यंत सातव्या भूमिकेतल्या पुरुषाला कोणीच विधान करू शकत नाही आणि विधान करायला तो ऐकायला देहावर येईल तरची गोष्ट तू देहावर येतच नाही तर ती विधानाचा प्रश्न उद्भवतच कुठे हा प्रश्न वेगळा भूमिकेत गेला नाही असा एखादा त्याला समित डोंगे वर्ष आपण काही करू शकत नाही असो सहा तो हे वर्णन आहे सातव्या भूमिकेमध्ये तो ऋषभ योगेश्वराप्रमाणे आपल्या विदेहदशमध्ये राहत असेल तर तो, तो सर्वांना त्यामध्ये मनुष्य विदेव मुक्तीमध्ये गेलेल्या पुरुषाला रागद्वेष विवर्जित कसा असतो मनस्कदशेमधला महापुरुष रागद्वेष हे संबंध वृत्तीचे आहे त्याला वृत्ती नसल्या कारणाने ते तिथे कसे संभवत नाहीत हे पाहण्याचा तो एक आदर्श असं जर आपण म्हटलं तर त्याला फक्त विधान नाही उडा महत्वाचा भाग आहे मी तू हा व्यवहार नाहीसा झाल्यामुळे त्या आनंदाने तू आमचा सोयरा होतोस अर्थात हीच गोष्ट त्या श्री गुरुना आवडते कि माझा शिष्य माझ्या या अद्वैत बोधावर यावा त्यातच श्री गुरुना खरा आनंद आहे वास्तविक फार सांगण्याची आवश्यकता नाही भोग आणि त्वम अशा जो त्या एक ब्रह्म भोग हे व या सम असलेल्या अनेक प्रकारच्या सर्वच्या सर्व त्रिपुटी मावळून जाऊन संपूर्ण हे जगत तो, तो प्रोत केवळ परमात्म स्वरूपाने व्याप्त आहे अशा व्यापक बोधाला हो तो प्राप्त होतो आणि तो स्वतः याहून विवर्जित असल्या ज्ञाना ज्ञानाहून अतीत असल्या अशा त्या स्थितीला प्राप्त होतो हे या अवस्थेच वैभव आहे नवम प्रकरण संपूर्ण शिवा शिवा समर्थ श्री गुरुराय आपण आम्हाला एकट्याला एवढ्या आनंदभूमीवर व्यवहार करण्याजोगी केली काय केले म्हणाल तर जाग्याला जागी केली नाही केली हा आपला नवलाव आहे हा नवला प्राप्तची प्राप्ती आणि नित्य निवृत्ताची निवृत्ती मग काय नवलाव आहे हाच नवलाव आहे प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्ताची निवृत्ती हा निव नवलाव आहे पण निर्धार नव्हता तो निर्धार करून दिला हा नवलाव आहे कंठ ज्यामीकरण कंठामध्ये आपला अलंकार हरवला हरवला वाटला त्याने सांगितलं तो तू आडसा त्या प्रकार तुमचे व माझे स्वरूप एकच आहे असे समजू नये तुम्ही लोभा हे आम्हाला माझे असे म्हणता की पुनरुक्ती तुम्हाला सोडते त्याच कारण काल सांगितल्याप्रमाणे शिष्याला त्याचं फल आहे म्हणून आणि अद्वैत स्थितीमध्ये कल्पित वाटाव म्हण आहे केवळ अन्य कोणाशी सोडली नसते आपण कोणाचे काही घेत नाही तसेच आपलेही कोणाच घेत नाही असे असं नाही आपले ऐश्वर्याचा गुरु लघो हा भेट तुमचे स्वरूपाचे अज्ञान असणाऱ्या हा लघुगुरु जो भेद आहे जे तुमच्या कृपा तुषारापासून दूर आहे त्यांना भासतो जे तुमच्या कृपा तुषारामध्ये नवे कृपेच्या या कृपारसामध्ये नाहून निघालेत त्यांना मात्र हा भेद प्रतितीला येत नाही शिष्याला अद्वैताचा वाटा देऊन जर तुमच्या आयच्या धक्का लागला असता तर वेदांनी भाट होऊन तुमची स्तुती का केली असती त्याचुती करता येत त्या अर्थच असा की अद्वैत स्थिती जशी त्या तशी कायम राहून कल्पित वेदानुमोदित असल्या कारणाने शास्त्रीय त्या वेदाचा अंगीकार करून हा आपण हा वाहता संप्रदाय ठेवता असा त्याचा अर्थ आहे फार काय सांगावे हे गुरुराजा मी तो पणाचा व्यवहार नाहीचा केल्यामुळे त्या आनंदाने तू आणता सोयरा होतो म्हणून तुम्ही आमचे mm. सोयरे आता सोयरा सोयरा शब्दा शब्द जीव पर निरुपाधिक स्वरूपा मुसना ध्यान योग अगर श्रवण कीर्तनी इत्यादि जी की कर्म आती सर्व या सर्व क्रिया घड़ा तरी ती ज्ञानाची स्फुद्धता ती ज्ञानाची जी शुद्धता आहे ती स्वतः ज्ञान असल्यामुळे एवढ्या सगळ्या क्रिया घडू नये ती जशीच्या तशी राहते ती शबलित कधीही होत नाही व त्याला कोणीही करू शकत शुद्ध जे ज्ञान आहे विशुद्ध जे ज्ञान आहे दृंगमात्र जे ज्ञान आहे त्या दृंगमात्र ज्ञानाला कर्म उपासना ध्यान योग जप श्रवण मनन कीर्तन इत्यादी कोणतीही क्रिया च्या, च्या शबलित करू शकत नहीं ज्ञान रजतमा ने कभी ही कालवंड जजतमा ने कहीं डाग पड़त नहीं इत नवे तो सत् गुणा ने उजल जी घड़न ज्ञान गुणातीत है गुणमयी मायेहून अतीत आहे कारणरूप अज्ञानाहून अतीत आहे ज्ञानाहून अतीत आहे म्हणून जातं हे स्वरूपाचं आहे असं विशुद्ध स्वरूपाच असलेलं जे स्वरूपभूत ज्ञान ते गुणातीत आहे ते ज्ञाना आहे ते परिपूर्ण आहे प्रमाण प्रमेय भाव विवर्जित आहे ते स्वयंप्रकाश स्वरूपाचं आहे आणि सदरूपतेलाच हा ज्ञानी पुरुष पावलेला असतो कारण ब्रम्हवीत ब्रम्ह असा श्रुतीचा सिद्धांत असल्या हा सिद्धांत जर आपल्या अचूक लक्षी आला तर सहज वा प्रपंच रूप व्यवहाराचं केलेलं जे वर्णन वा त्याच्या सहज उपासनेच त्या सहज भक्तीच त्या सहज सुंदरतेच केलेलं वर्णन यथार्थपणाने तुमच्या लक्षी लक्षात येणार नाही ही गोष्ट कायम ज्यानात ठेवली पाहिजे दुसरी हा निखळ ह्या शब्दाचा अचूक रूपाने अर्थदृष्टीने लावता येण्यासारखा अन्य कोणालाही हे विशेष लावता येण्यासारखं नाही केवळता ही फक्त त्या ज्ञानाला शोभण्यासारखी आहे अन्य कोणालाही ती निखळता शोभत निखळ या शब्दाने केवळ ध्रमात्रता प्रतिपादन केली असल्या कारणाने स्वरूप सांगितलं असल्या कारणाने त्या ज्ञानाखिरीत इतर होऊ शकत नाही त्याचं कारण सर्वच्या सर्व वस्तू सापेक्ष भावाने एक आत्मात असाय की सर्व सापेक्ष भावाहून विवरजित आहे म्हणूनच त्याला निखल शब्द लागू शकतो एरवी कोणाला लागू शकत नाही त्या निखलतेमध्ये आनंद आहे ती निखलता आनंद स्वरूपाची आहे ती केवळता निखलता ही स्वयंसिद्ध स्वरूपाची आहे ते स्वयंप्रकाश आहे ते स्वयंपूर्ण आहे ती परिपूर्ण आहे तिला ज्ञानाहून द्रष्टा दृष्ट याहून आखीत भोगता भोग्य याहूनकीना या प्रकारच्या सर्व त्रिपुटी होऊन आखीत केवळ दृंगमात्र ही ब्रह्मस्थिती असल्या अशी दृंगमात्र ब्रम्ह हीच त्या ज्ञानाची सहज समाधी आहे की जी सहज समाधी वा सहज समाधीची मौनेची मुद्रा कधीही कोणत्या होत नाही बिघडत नाही हीच आणि विशेषता असून या, या स्थितीमध्ये राहणारा जो ज्ञानी पुरुष वावरणारा पुरुष म्हणजेच संत आहे म्हणजेच तो आता सांगितल्याप्रमाणे जीवनमुक्त पुरुष आहे हे संत जीवन आहे हेच मानवी जीवनाचा अंतिम साध्य आहे हे मानवी जीवनाच आदर्श स्वरूप आहे। दयाच्या लिलेमाजी नीती जियाली दिसे सर्व प्रकारच्या नीती त्या ज्ञानीपुरुषाच्या महापुरुष आपल्या या सर्व उपाधींचा परित्याग करून मनस्क दशेमध्ये त्या ऋषभयोगेश्वराप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी सदाचा स्थिरही असेल की जो देहात असून देहवृत्ती शून्य नवे नवे देह कोणत्याही व्यवहारामध्ये स्वतः व परत वित्थानाला प्राप्त न होता सहज ब्रम्ह स्थितीत असेल फक्त लोकदृष्टीने देह आहे एवढं आपल्याला आपल्या दृष्टीने होणं ही स्थिती, स्थिती मोजताना नाही तर तिथे काहीही होणं नाही अशा दृष्टीचा स्वरूपाचा हा ज्ञानीपुरुष हाही आपल्याला आदर्श स्वरूपाचा आहे या कारणास्तव जीवनमुक्ती वत्तद्वारा विदेवमुक्ती या संप्रदायामध्ये प्रतिपादन केली आहे त्यासाठी हे एक प्रकरण अतिशय चिंतनीय आणि महत्वाचं प्रकरण आहे किंवा अमृत अनुभवाचं हे फलरूप प्रकरण आहे अमृतानुभवाची फलश्रुती म्हणजे नवं प्रकरण असं जर आपण म्हटलं तर त्यास काहीही वावग होणार नाही बाकीचा विषय आपण उद्यावर कुंडली गोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय